श्री परमात्मनेश्रि कर्म फलम कार्योगी न श्री भगवान म्हणाले कि कर्माच्या फळाची अपेक्षा न धरता जो आपले कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी होय गृहस्थाश्रमाचा व अग्निहोत्राचा त्याग करणारा व काहीही कर्म न करणारा हा खरा संन्यासीही नाही आणि खरा कर्मयोगीही नाही संन्यात संकल्प योगी भवती कश्चन हे पांडव ज्याला शास्त्रवेत जन संन्यास असं म्हणतात तोच कर्मयोग आहे असं तू समज कारण वासनांचा संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणीही खरा कर्मयोगी होऊ शकत नाही आरुरुक्षोर्मुने कर्मकारणमुच्यते योगारुढसते कर्मयोग सिद्धी संपादन करू इच्छिणाऱ्या साधकास निष्काम कर्म हे साधन सांगितलं आहे व अशी सिद्धी प्राप्त झालेल्याला समत्व बुद्धी स्थिर राखण्याला शांती हेच साधन होय असं सांगितलेलं आहे यदा हि नेंद्रिय अर्थेश न कर्मस्वनुस्यते सर्व संकल्प जेव्हा तो इंद्रिय भोगांच्या व कर्मांच्या ही आसक्त होत नाही व वा सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योगारुढ असं म्हणतात उद्धरत्मन बंधुरात रिपुरात मनुष्याने स्वतःच आपल्या बुद्धीने स्वतःचा उद्धार करून घ्यावा आपणच आपला नाश करून घेऊ नये कारण आपण म्हणजे आपली बुद्धीच आपला बंधू असते व आपणच म्हणजेच आपली बुद्धीच आपला शत्रू ही असतो बंधुरामात्म नसतस्यैनात वैवात्मना जित अनात्म शत्रुत्वे वर्ते आत्मैव शत्रुवत श्लोक सहावा ज्याने आपणच आपल्याला जिंकलं म्हणजेच ज्यानं आपल्या बुद्धीने आपल्या मनास जिंकले त्याची बुद्धीच त्याला बंधूप्रमाणे सहाय्य करती होते आणि ज्याने मनोजय केला नाही त्याची बुद्धीच शत्रूप्रमाणे त्याच्या नाशास कारणीभूत होते जितात प्रशांत परमात्मा शीतोष्ण सुख दुःखेशो तथा मानापमान ज्याने आपले अंतःकरण जिंकले म्हणजेच मनोजय साधला तो शीतोष्णादि शारीक सुख दुःखांच्या ठिकाणी व मान अपमान इत्यादी मानसिक द्वंद्वांच्या ठिकाणी होता निर्विकार होतो त्याची बुद्धी अत्यंत समत्वरूप झाली असं समजावं ज्ञान विज्ञान तृप्तात्म कुटस्थ विजितेंद्रिय युक्त इतुते योगी समलोष्टम आत्मज्ञान व सृष्टीज्ञान या दोहोनी ज्याचे अंतःकरण शुद्ध झाले आहे जो निर्विकार आहे ज्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात आहेत मातीचे ढेकूळ दगड आणि सोन यांना जो समान मानतो तो योगीच परमात्म्याशी युक्त आहे असं म्हणतात सुरु मित्रार युधसीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी चु समबुद्धिर्विशेष्यते हित मित्र वैरी तटस्थ मध्यस्थ, स्वज्जन, या मध्यबुद्धी ठेवणार सततम आत्मान रहसी स्थितात्मा योग्याने एकांतत एकाकी राहून मनव बुद्धी यांचा निग्रह करून कोणत्याही अप्राप्त वस्तूची इच्छा न धरता प्राप्त वस्तुविषयी लोभ न बाळगता सतत आत्मचिंतनाकडे मन लावावं शुच उदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानस आत्मनतुतम नाती चैलाजिनकुशोत्तर त्रैकाग्रन कृती यतचित्तेंद्रिय उपविश्यासने श्लोक अक्रा। पवित्र व शुद्ध अशा भूमीवर आधीदर्भ त्यावर हरणाच कातड व त्यावर वस्त्र अंथरून फार सखल नाही आणि फार उंचही नाही असा आपलं आसन स्थिर करून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांचे व्यापार नियमित करून आपले मन एकाग्र करून योग्याने चित्त चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा सम काय शिरोग्रीयच स्थिर संप्रेक्ष नासिक्रस्व दिशानवलोकय प्रशांतात्मागत भरब्रमचारी व्रते स्थिर मनसयम्यमच्चिसीत मत्पर योग्याने आसनावर बसून मान व डोके एका सरळ रेषेत निश्चल ठेवून इकडे तिकडे न पाहता केवळ आपल्या नासागरावर दृष्टी ठेवून ब्रह्मचर्य व्रताने राहून मनाचे पूर्ण नियमन करून ते केवळ माझ्या ध्यानाकडेच लावावे माझ्याखेरीच इतर कशाही मध्ये मन ढळू देऊ नये शांती निर्वाण परमा मत्संस्थ अमधिक ह्याप्रमाणे आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणारा आणि आपल्या मनाचे नियमन करणारा योगी माझ्या ठाई चित्ताची एकाग्रता केल्याने मिळणारी मोक्षाचे अनन्य साधन अशी शांती अनुभवतो नात्यश्नतस्तु योगोस्ते नवप्नशील हे अर्जुन अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला अति झोपाळूला व अतिजागरण करणाऱ्याला हा योग मुळीच साधत नाही युक्ताहार विहार युक्त चेष्ट कर्मसु युक्त स्वप्नावती दुःख ज्याचे आहार विहार कर्माचरण निद्रा आणि जागृती यथायोग्य असतात अशा माणसालाच हे योग साधन दुःख परीहारक होते यदा विनियतम चित्तम आत्मनेवावतीष्टते निस्पृहस युक्त इतुते तदा जेव्हा त्याचे आवरलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते जेव्हा तो साधक सर्व वासना सोडून निरीक्ष होतो तेव्हा तो योगे जाला नेंग तेसो योगी झाला असं म्हणतात स्मृत योगिन य्तस्य युंजतो योगम आत्मनिवांतस्थळी ठेवलेला दिवा जसा अगदी निश्चल असतो तसे योग्याचे मन निश्चल असते म्हणून तीच उपमा आत्मध्यानात मग्न झालेल्या योगयाच्या नियंत्रित मनाला दिलेली आहे ज्या स्थितीत योगाभ्यासाने नियमन केलेले चित्त शांत होते व ज्या स्थितीत तो आपल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याला पाहत आपल्या ठाई संतुष्ट होतो सुखम श्लोक एकवीसा जे इंद्रियांनी जाणणे अशक्य आहे व जे बुद्धीनेच ग्रहण करण्यास योग्य आहे असे निरतिशय सुख ज्या स्थितीत हा योगी अनुभवतो ज्या तत्वापासून तो कधीच ढळत नाही जी स्थिती प्राप्त झाल्यावर तिच्याहून दुसरा कोणताही लाभ त्याला अधिक वाटत नाही आणि जेथे स्थिरावला म्हणजे मोठ्या भयंकर दुःखानेही त्याच मन चंचल होत नाही तम विद्या दुःख संयोग वियोगम योग सं स निश्चय सुखदुखाचा स्पर्श होत नाही अशा स्थितीला योग अशी संज्ञा दिली जाते ती योग स्थिती समजून घ्यावी व त्या योगाचा कंटाळा न करता निश्चयपूर्वक अभ्यास करावा संकल्प प्रभवन कामान त्यक्न शत शनै शनै शनैरुपरमे बुद्ध्या धृती गृहित आत्मसंस्थ मन चिंत मनोरथापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वासना निशेष निपटून टाकून मनान सर्व इंद्रिय समूहाला आवरून धरून धारणायुक्त बुद्धीने मनाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करावे आणि इतर कशाचेही चिंत करू नये निश्चरते मनश्चं असतस्त नियम्य तदात्मन्येव शेत श्लोक सव्वीसाव स्वभावत चंचल असे मन जिकडे जिकडे धाव घेईल तिकडून तिकडून त्या धावऱ्या मनाला आवरून त्याला आत्मस्वरूपाचे ठाई लीन करावे प्रशांत मनसम हे सुखमोत्तम उपैतिशांत रजसम ब्रह्मभूतम कल्मशम अशा रीतीने शांत चित्त निर्दोष निर्मल आणि ब्रह्मस्वरूप झालेल्या योग्यालाच निरुपम सुख प्राप्त होते युंजन्येव सदा ब्रह्म संस्पर्शम सुखमे याप्रमाणे निर्मल चित्त झालेला योगी आपले चित्त आत्मस्वरूपावर सतत स्थिर करू शकतो आणि अनायासे ब्रम्हक्याचा अपार आनंद अनुभवतो सर्वभूतानि सर्व भूत सर्वत्र युक्त सर्वत्र सर्व भरले आहे अशा ज्ञानानं जो समदृष्टी झाला आहे असा समत्व बुद्धी योगी आपणाला सर्व भूतांच्या ठाई व सर्व भूते आपल्या ठाई पाहतो यो मा सर्वत्र सर्व जमई पश्य तसह नमि से जो मला म्हणजेच परमेश्वराला सर्वत्र पहातो आणि सर्व जगत परमेश्वराच्या स्वरूपात पहातो त्याला मी कधीही अंतरत नाही व तोही मला कधी अंतरत नाही सर्वूत स्थिती यो माजते सर्व सोयोगी मयी वर्तते श्लोक एकतीसावा सर्व भूती ऐक्यभाव पाहू लागलेला जो योगी मला सर्व भूतांच्या ठाई असलेला जाणून तद्रूपाने माझी सेवा करतो तो योगी सर्व प्रकारच्या व्यवहारात वावरत असला तरी वस्तुत तो माझ्या उपासनेतच तस वावरत असतो आत्मउपम्येन सर्वत्र सममती अर्जुन सुखम वा दुःखम सयोगी परमो मत हे अर्जुन कोणताही प्राणी सुखात वा दुखात असला तरी जो योगी सर्वांकडे आत्मभावाने पाहतो तो योगी सर्व श्रेष्ठ आहे साम्येन मधुसूदन एह न पश्या स्थिती स्थिरा अर्जुन म्हणाला हे मधुसूदन श्रीकृष्ण तू जो हा समत्व बुद्धी योग सांगितलास तो मन चंचल असल्यामुळं कायम टिकेल असं मला वाटत नाही चढ निग्रहमे वायोरी वसुदुष कारण हे श्री कृष्ण मन हे जात्यात चंचल इंद्रियांचा क्षोभ करणारे आणि अतिशय हट्टी व सामर्थ्यशाली असं आहे त्याचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखेच अत्यंत दुर्घट आहे असं मला वाटतं श्री भगवान उवाच असू कौ वैराग्येन गृहते श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुन खरोखरच मन हे अस्थिर व दुर्निवार आहे यात संशय नाही परंतु सतत प्रयत्नानं व वैराग्याने त्याचा निग्रह होऊ शकतो अस्लोक छत्तीसा ज्याचे मन स्वाधीन नाही त्याला हा योग साधणे फार कठीण आहे असे माझे मत आहे पण आत्मसंयमन करून योग्य मार्गाने प्रयत्न करणाऱ्या अर्जुन म्हणाला एखादा योगाभ्यास श्रद्धेने युक्त असूनही प्रयत्न ढिला पडल्यामुळे योगाची सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच योगा पसुन चली ता चित्त जाला। तर काय अप्रतिष्ठो महाबाहो हे महाबाहो श्रीकृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गातून ढळलेला म्हणजेच वाट चुकलेला आणि दुसरी वाट न मिळाल्यामुळे भांबावलेला प्रपंच व परमार्थ या दोहोंच्याकडून भ्रष्ट झालेला असा हा योगी एखाद्या ढगाप्रमाणे नाश्तर पावत नाही ना ए तन्मय संशय कृष्ण छेषत संशय छेतान्युपद्य हे श्री कृष्ण माझा हा संशय तू समोर नाहीसा करावास कारण तुझ्या शिवाय या संशयाचे निवारण करण्यास कोणीही समर्थ नाही श्री भगवान उवाच नागवान म्हणाले हे अर्जुन अशा योग भ्रष्टाची इहलौकी दुर्गती होत नाहीच पण परलोकी सुद्धा दुर्गती होत नाही कारण सत्कर्म करणार नाही समा शुचिनाष्टेचाळीसाव असा योग भ्रष्ट साधक पुण्यवान लोकांना मिळणाऱ्या स्वर्गादी लोकांना जाऊन तेथे दीर्घकाळ राहून नंतर पुन्हा येथे शुद्धाचरणी अशा श्रीमंतच्या घरी जन्माला येतो लोक यदी दृशम किंवा तो ज्ञानवान अशा योग्यांच्याच कुळात जन्माला येतो या लोकी अशा प्रकारचा जन्म मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे त्र तम बुद्धिसंयोगम लोक देहिकू कुरु नंदन हे अर्जुन त्याला या नव्या देहात पूर्वजन देस्कारांचा लाभ होतो आणि तो पुन्हा योगाच्या पूर्ण सिद्धी प्रयत्न करतो पूर्वाभ्यास ते नियते हवशोपी सिज्ञासुरपि योगस शब्द ब्रह्माति वर्तते। जरी तो प्रकृती परवश असला तरी पूर्वजन्मातल्या संस्कारामुळे या जन्मातही तो योगाकडे खात्रीने आकर्षिला जिज्ञासा जरी उत्पन्न झाली तरी तो मनुष्य शब्द ब्रह्माहून उच्च अशा अवस्थेला जात प्रयत्नाद्यतमान असतो योगी संशुद्ध किल्बिश आणि योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक आचरण करणारा योगी निष्पाप होऊन अनेक जन्मानंतर पूर्ण सिद्धी प्राप्त करून अखेर तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिक योगी तस्म योगी भाव अर्जुन श्लोक सेहेचाळीसाव योगी हा तपस्वी मनुष्यापेक्षा ज्ञानी लोकांपेक्षा व कर्मठ लोकांपेक्षा ही श्रेष्ठ आहे असं म्हणतात म्हणून हे अर्जुना तो योगी म्हणजेच साम्य बुद्धी युक्त कर्म योगी हो योगीनामेशामगतेनांतर आत्मना श्रद्धावान भजते यो मा हो। अशा प्रकारच्या समत्वरूप योग्यांमध्ये सुद्धा जो श्रद्धालू कर्मयोगी माझ्या स्थायी आपले चित्त लावून माझी अनन्य भावाने उपासना करतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो हरिओ तत्सद्धी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानयोगो नाम षष्ट